अध्याय दोनशे अडतीसावा सांख्य सिद्धांत वर्णन व्यास म्हणाले ज्ञान संपादनाचा उद्देशाने कर्मे करणे ही ब्राह्मणाची फार प्राचीनची वृत्ती ठरलेली आहे अशा रीतीने कर्मे केली असता सर्वत्र सिद्धी मिळते कर्मसंबंधाने जर संशयच नसता तर ते कर्मच मोक्षप्राप्तीरूपी सिद्धीचे साधन आहे असे म्हणता असते परंतु कर्म हे नित्य आहे की ते ज्ञानजनक असल्यामुळे काम्य आहे असा संशय आहे ते नित्य असले तर काम्य नव्हे हे सिद्धच झाले अर्थातच त्यापासून ब्रह्मप्राप्तीरूपी कामना पूर्ण होण्याची आशा नाही आणि जर काम्य असेल तर ते न केले तरी दोष नाही असे सिद्ध होऊ लागेल तेव्हा याविषयी शास्त्रातील अनुभव आणि युक्ती या दोहांच्या अनुरोधाने मी तुला माहिती सांगतो ती ऐ काही लोक या जन्मी किंवा पूर्वजन्मी केलेले कर्मच देहादी कार्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे असे म्हणतात काही लोक काल हाच त्याचे कारण आहे असे मानतात आणि काही स्वभावालाच त्याचे कारणत्व देतात इहजन्मी अथवा पूर्वजन्मी केलेले कर्म आणि दैव हे कालावर अवलंबून असून ते स्वभावाच्या अनुरोधाने फलप्रद होते पौरुष म्हणजे इहजन्मी किंवा जन्मांतरी केलेले कर्म दैव आणि स्वभाव यापैकी प्रत्येक हे कार्याच्या उत्पत्तीचे कारण आहे असे काही लोकांचे मत आहे काही लोकांच्या मते यांना पृथक्वाने कारणत्व नाही काहींच्या म्हणजे अर्हतांच्या मते या सर्वांनाही समुच्चत्वाने कारणत्व असेही म्हणता नाही असेही म्हणता येईल आणि आहे असेही म्हणता येत नाही व नाही असेही म्हणता येत नाही असे आहे योगी लोक परब्रह्म हेच सर्व कार्यांचे कारण आहे असे समजतात युगधर्म वर्णन त्रेतायुग द्वापारयुग व कलियुग यामध्ये उत्पन्न झालेले पुरुष संशयग्रस्त असतात पण कृतयुगातील लोक तापस्वी संशयशून्य आणि सत्वनिष्ठ असतात ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद यामध्ये भेददृष्टी न ठेवता काम व द्वेष यापासून दूर राहून कृतयुगातील लोक तपाचे म्हणजे ज्ञानाचेच अवलंबन करीत होते ज्ञानप्राप्तीसंबंधाच्या धर्माच्या ठिकाणी आसक्त असलेला आणि सदैव ज्ञानाचेच अवलंबन करणारा जो पुरुष त्याला त्यामुळे इच्छेस वाटतील त्या सर्व गोष्टींची प्राप्ती होते ज्याच्या स्वरूपाची प्राप्ती झाली असता विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य येते त्या ही प्राप्ती ज्ञानाच्या योगाने होते अशा रीतीने मनुष्य स्वरूपी बनला म्हणजे सर्व प्राण्यांचा तो नियंता बनतो कर्मकांडामध्ये त्या परमा परब्रह्म्याचे काही अंशी वर्णन आहे पण केवळ कर्मकांडाचे ज्ञान असलेल्या पुरुषांना ज्ञान नहीं वेदांता परब्रह्म स्पष्टपण वर्णि है केवल वर कर्मा आसक्त राहिया प्राप्ति होत नहीं क्या पर्रह्मा के आराधन क्षत्रिय हिंसे चा द्वारे मजे पशुयज्ञादी करता वैश्य है होमद्रव्या योगा ने आराधन कर शूद्र वर्णत्र वर्णत्रया से आराधित आणि ब्राह्मण हे जपाच्या द्वाराने त्याची आराधना करतात कार्याविषयी पूर्ण निष्ठा ठेवून जो वेदाध्ययन करतो तो द्विज होय मग या व्यतिरिक्त तो काही करो वा न करो त्याचप्रमाणे सर्वभूतांशी ज्याची मैत्री आहे तो ब्राह्मण होय त्रेतायुगाच्या आरंभी वेद यज्ञ वर्ण आणि आश्रम हे पूर्णपणे होते पण आयुष्याचा रास झाल्यामुळे द्वापारयुगामध्ये त्यांचे निरनिराळे भाग होतात द्वापार युगामध्ये व कलियुगामध्ये वैदिक धर्मावर अनेक संकटे येऊन पडतात आणि कलियुगाच्या शेवटी तर वेद आहेत नाहीत अशा स्थितीत असतात अधर्माची पीडा झाल्यामुळे त्यावेळी स्वधर्माचा उच्छेद होतो आणि अधर्मामुळे गाईचे दूध नष्ट होते भूमी जल आणि औषधी यातील रस अंतर्धान पावतात वेद वैदिक धर्म आणि आश्रम यांचा लोप होतो आणि स्वधर्मनिष्ठ असणाऱ्या लोकांचे व सर्व स्थावरजंगम प्राण्यांचे स्वरूप बदलते ज्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचे वृष्टीपोषण करते त्याप्रमाणेच प्रत्येक युगामध्ये वेद आणि सर्व वेदांगे ही वेदाध्ययन करणाऱ्या पुरुषाचे पोषण करतात कालाचे अनेक स्वरूपत्व हे शास्त्रदृष्ट्या ठरलेले असून ते कायमचे आहे लोकांच्या उत्पत्तीला आणि संहाराला हेच कारणीभूत आहे पूर्वी हे तुला मी सांगितलेले आहे जीव हाच जगताच्या उत्पत्तीचे स्थितीचे आणि संहाराचेही कारण असून द्वैतामुळेच अस्तित्वात आलेले जे सर्व प्राणी त्यांना याच्याच योगाने स्वरूप प्राप्ती होते बाशुका याप्रमाणे सृष्टी काल धैर्य वेद करता, कार्य आणि क्रियेचे फ़ल, हे सर्व तू प्रश्न केल्यामुळे मी तुला कथन केले आहे ओम तत्स